अध्याय पासष्टावा श्री बलरामांचे व्रजाकडे जाणे श्रीशुक म्हणतात परीक्षिता भगवान बलरामांना व्रजातील स्वजनांना भेटण्याची अत्यंत उत्कंठा लागली म्हणून ते रथावर स्वार होऊन नंद गोकुळात गेले इकडे व्रजवासी गोप आणि गोपीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ दिवसांपासून उत्सुक होते ते आल्याचे पाहून सर्वांनी त्यांना आलिंगन दिले बलरामांनी माता नमस्कार केला त्यांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच स्वागत केले। बलरामा जगदीश्वर असा तू धाकटाभू श्रीकृष्णासह नेहमी आमचे रक्षण करीत रहा असे म्हणून त्यांनी त्यांना मांडीवर घेऊन आलिंगन देऊन आपल्या प्रेमाश्रीणी भिजवले यानंतर ज्येष्ठ गोपांना बलरामानी आणि कनिष्ठ गोपांनी बलरामांना नमस्कार केला तळ मैत्री आणि संबंधानुसार सर्वांना भ नंतर गोपालांच्याजवळ जाऊन कोणाशी हस्तांदोलन केले तर कुणाला खूप हसवले यानंतर जेव्हा बलराम विश्रांतीनंतर निवांत बसले तेव्हा सर्व गोपाल त्यांच्याजवळ आली त्यांनी कमलनयन श्रीकृष्णांसाठी सर्व विषयांचा त्याग केला होता बलरामांनी जेव्हा त्यांच्यासंबंधी आणि त्यांच्या घरच्यांच्या संबंधी विचारपूस क्लिली तेव्हा त्यांनी प्रेमाने सदगदित झालेल्या माणीने त्यांना विचारल बलरामा आमचे सर्व बांधव खुशान आहेत ना आता तुम्ही बायका मुलांबरोबर राहत असता तर आमची तुम्हाला कधी आठवण येते का पापी कंसाला आपण मारले आणि आपल्या आपतिष्ठांना मोठ्या संकटातून वाचवले हे चांगले झाले आपण आणखीही पुष्कळ शत्रूंना मारल किंवा जिंकलेत आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी जाऊन राहत आहात हेही हे उत्तम झाले बलरामांच्या दर्शनाने खुश झालेल्या गोपींनी हसून विचारले बलरामा शिमरी स्त्रियांचे प्राणवल्लभ श्रीकृष्ण खुशाल आहेत ना आपल्या बांधवांची माता पित्यांची त्यांना कधी आठवण येते का आपल्या आईला भेटण्यासाठी ते एकदा तरी येणार काय पराक्रमी श्रीकृष्णांना कधी आम्ही केलेल्या सेवेची आठवण येते का आपल्या माणसांना सोडले किती कठीण असते तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी आमचे आईवडील भू पती पुत्र बहिणी यांना सुद्धा सोडून दिले परंतु प्रभू त्यांनी अगदी सहजपणे आमचे प्रेमाचे बंधन तोडून आम्हाला सोडून ते निघून गेले त्यांच्या त्या गोड गोड बोलण्यावर आम्ही भाबड्या स्त्रिया विश्वास कसा बरे ठेवणार नाही एक गोपी म्हणाली आम्ही तर अडानीच आमचे जाऊ दे परंतु शहरातील चतुर स्त्रिया चंचल आणि कृतज्ञ श्रीकृष्णांच्या बोलण्याला कशा बरे फशी पडतील त्यावर दुसरी गोपी म्हणाली अगं का नाही फसणार ते गोड गोड बोलण्यात मोठे आहेत ना शिवाय त्यांचे ते सुंदर स्मितहास्ययुक्त पाहणे त्यामुळे शहरातील त्या स्त्रियासुद्धा प्रेमावेगाने स्वतःला विसरून व्याकुळ होत असतील आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतीलच तिसरी गोपी म्हणाली गोपींनो त्यांच्याबद्दल कशाला बोलता दुसरा एखादा विषय काढा जर त्या निर्दयाचा वेळ आमच्या खरीत जात असेल तर आमचाही वेळ त्याच्यासारखा का जाऊ नये गोपी आता भगवान श्रीकृष्णांच हसत बोलन सुंदर पाहण चालण प्रमालंगन इत्यादी गोष्टी आठवून रडू लागल्या निरनिराळ्याप्रकार समजूत घालण्यात निपुण असलख्खा भगवान बलरामांनी श्रीकृष्णांच हृदयस्पर्शी संदि सांगून गोपींच सांत्वन क्लि रात्रीच्या वी गोपींबरोबर राहून त्यांच प्रि वृद्धिंगत करीत भगवान रामांनी चैत्र आणि वैशाख अस दोन महिन्या तिथ घालवले कमल कमलपुष्पांचा सुगंध घेऊन मंद वारा वाहत असे पूर्ण चंद्राचे चांदणे यमुनेच्या काठावरील उपवन शुभ्र करीत असे आणि भगवान बलराम सह तिथेच विहार करीत असत वर्णदेवान आपली कन्या वारुणी देवीला तिथे पाठवली होते ती एका झाडाच्या खोडातून बाहेर पडून आपल्या सुगंधाने सगळे वन सुगंधित करी मधुधारेचा तो सुगंध वायून बलरामानं भेट म्हणून दिला त्याच्या सुगंधाने आकृष्ट होऊन बलराम गोपींना घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांच्यासह त्यांनी ती प्राशन केली गोपी त्यावेळी बलरामांच्या चारही बाजूंनी राहून त्यांच्या चरित्राचे गायन करीत होत्या आणि ते धुंद होऊन वनामध्ये विहार करीत होते आनंदाने त्यांचे डोळे मादक दिसत होते डोळ्यामध्ये फुलांचा हार आणि वैजंतीमाला होती त्यांच्या एका कानात कुंडल झळकत होते मुखकमलावर स्मित होते त्यावर आलेले घामाचे बिंदू दवडबिंदू सारखे दिसत होते जलक्रीडा करण्यासाठी सर्व शक्तिमान बलरामांनी यमुना नदीला बोलावले हे यावेळी वारुणीच्या नशेत आहेत असे पाहून यमुना नदी आली नाही तेव्हा तिने आपले मुने मानले नाही म्हणून बलरामाने क्रोधाने आपल्या नांगराच्या टोकाने तिला खेचून घेतले हे पापिणी मी बोलावून सुद्धा तू माझा अपमान करून इकडे आली नाहीस आता मी नांगराच्या टोकाने स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या तुझे शेकडो तुकडे करतो राजा बलरामांनी जेव्हा यमुनेला असे फटकारले तेव्हा आश्चर्यचकित आणि भयभीत होऊन बलरामांच्या चरणांवर तिने लोटांगण घातले आणि ती त्यांची प्रार्थना करू लागली हे रामा हे रामा हे महाभाऊ हे जगतपते ज्यांचा अंश असलेला शेष हे सर्व धारण करतो त्या आपला पराक्रम माझ्या लक्षात आला नाही हे सर्व स्वरूप भक्त वत्सल भगवन आपण परम ऐश्वरशाली आहात आपले खरे स्वरूप न जाणल्याकारणानेच माझ्याकडून हा अपराध घडला मी आपल्याला शरण आहे मला सोडून द्यावे त्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान बलरामांनी तिला सोडून दिले नंतर गजराज जसा हत्रिणींबरोबर क्रीडा करतो त्याप्रमाणे ते गोपींबरोबर जलक्रीडा करू लागले यथिष्ट विहार करून जिव्हा त्या यमुना नदीच्या बाहार आल तव्वा लक्ष्मीन त्यांना बहुमोल अलंकार आणि सोन्याचा सुंदर हार दिला बलरामान परिधान केली आणि सोन्याचा हार गळ्यात घातला अंगाला चंदन लावून आणि सुंदर अलंकारानी विभूषित होऊन तैरावतासारखी शोभू लागल अजूनही बलरामान ओढून आणलखा मार्गानेच यमुना नदी वाहत आह त्यामुळे जणू अनंत शक्ती भगवान बलरामांच्या यशाच ती गायन करीत आहे असच वाटत व्रजवासी गोपींच्या माधुर्यानिबलराचे चित्त अशा प्रकारे मुग्ध झाल होते की व्रजात विहार करताना पुष्कळ रात्री एकच रात्र असल्यासारख्या त्यांना वाटल्या अध्या